वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग पासष्ट रामा आता या तहा महामुनी हिमवानाची दिशा सोडून देऊन पूर्व दिशेकडे ते गेले आणि तेथे त्यांनी दारूण तप केले एक सहस्त्र वर्षे वर्षापर्यंत त्यांनी उत्कृष्ट व्रत धरून मौन पाळले अशा रीतीने रामा त्यांनी महाकठीण तप केले सहस्र वर्षे पूर्ण झाली महामुनी लाकडासारखे बनले अनेक विघ्नाने त्यांना चाळवले तरी त्यांच्या अंतकरणात क्रोध प्रवेश करू शकला नाही रामा मनाचा निश्चय करून ते निश्चलपणे तपावर स्थिर राहिले पूर्ण सहस्र वर्षेपर्यंत त्या महाव्रतीने आपले व्रत पूर्ण केल्यानंतर अन्न घेण्याला प्रारंभ केला त्यावेळी इंद्र ब्राह्मण होऊन त्यांच्याकडे आला आणि शिजवलेले अन्न मागू लागलं ते सिद्ध अन्न सगळेच्या त्यांनी त्या विपराला देऊन टाकले स्वतः ते उपवाशी राहिले मौन व्रत असल्यामुळे ते त्या ब्राह्मणाला काही बोलले नाहीत ते आपले मौन तसेच धारण करून आणि श्वास न घेता राहिले पुन्हा एक हजार वर्षे त्या मुनीश्रेष्ठाने श्वास न घेता काढले श्वास न घेतल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये धूर उत्पन्न झाला सारे त्रैलक्यजण तापल्यासारखे होऊन गडबडून गेले तेव्हा देव ऋषी गंधर्व पन्नग सर्पद राक्षस यांच्या तपाने मूर्छित झाल्यासारखे झाले त्यांच्या तेजाने त्यांचे तेज कमी झाले मुलानतेने ग्रस्त होऊन सगळे ब्रह्मदेवाकडे जाऊन म्हणाले देवा अनेक साधनांनी महामुनी विश्वामित्राला लालथाचा मोहग्रस्त करण्याचा प्रयत्न केला तरी तपाने तो वाढतोच आहे बरे याच्यात सूक्ष्मप्रमाणात सुद्धा काही पापौंश दिसत नाही तेव्हा त्याच्या मनात जे काही अपेक्षित आहे ते जर दिले नाही तर तो या तपाने सर्व चराचर त्रैलौक्याचा नाश करेल सगळ्या दिशा होऊन गेलेत काही प्रकाशच दिसत नाही सगळे समुद्र खवळलेत पर्वत फडा फडापड फड़ फुटत आहेत पृथ्वी थरथर कापवत आहे आणि वायू सोसाट्याने वाहत आहे ब्रह्मण काय करावे सुचत नाही लोकांची श्रद्धा उडत चालली आहे त्रैलोक्य मन क्षुद्ध झाल्यामुळे मूढ झाल्यासारखे झाले या महर्षींच्या तेजापुढे सूर्य निश्तेच पडलाय देवा जोवर या महामुनीच्या मनात त्रैलोक्याचा नाश करावा असे आलेले नाही तोवर या अग्निसारख्या महा मुनीवर कृपा करणे अवश्य आहे नाहीतर तो जण प्रलयाग्निने जाळावेत तसे त्रैलोक्य जाळून टाकेल देवराजाची त्याने इच्छा केली असली तरी ते त्याला देऊन टाक मग सगळे देव पितामाहाना पुढे करून विश्वामित्राकडे गेले आणि मधुर शब्दाने बोलले हे ब्रह्मर्षे तुझे स्वागत असो तुझ्या तपाने आम्ही संतुष्ट झालो हे कौशिका तुझ्या उग्र तपाने तू ब्राह्मण्य प्राप्त करून घेतले हे ब्राह्मणा तुला मी व हे देव दीर्घायुष्यही देतो हे सौम्या तुझे भले हो तुला इच्छित आहे ते, ते मंगल प्राप्त हो तू आता आनंदाने जा पितामहांचे आणि देवांचे सर्वांचे ते भाष्य ऐकून महामुनिनी त्यांना प्रणाम केला आणि आनंदित अंतकरणाने ते म्हणाले जर मला ब्राह्मण्य आणि दीर्घ आयुष्य असेल तर ओंकार म्हणजे ब्रह्मसाधन आणि व म्हणजे यज्ञसाधन तसेच वेज मला वरवत क्षत्रदेव जाणणाऱ्यात तसेच ब्रह्मवेद जाणणाऱ्यात सुद्धा श्रेष्ठ असे ब्रह्मपुत्र वशिष्ठ मला तुम्ही सर्व देवना तसेच, तसेच संबोधवतील एवढी माझी फार मोठी इच्छा पूर्ण झाली म्हणजे तुम्ही देवानी जावे मग देवानी ऋषीश्रेष्ठ वशिष्ठांना प्रसन्न केले त्यांनी विश्वामित्रांशी सख्या करून तथास्थ म्हटले ते म्हणाले तू ब्रह्मर्षी आहेस यात संशयी नाही ब्राह्मणत्व सर्व गुण तू प्राप्त करून घेतलेस असे त्यांनी म्हटल्यावर सर्व देव आपापल्या ठिकाणी निघून गेले धर्मात्म्या विश्वामित्रांनी सुद्धा उत्तम ब्राह्मणत्व लाभल्यापासून मुनिश्रेष्ठ व ब्रह्मर्षी वसिष्ठांची पूजा केली इष्ट ते प्राप्त होऊन ते तपामध्ये स्थिर होऊन सर्व पृथ्वीभर फिरले रामा अशा रीतीने या महामहात्म्याने ब्राह्मण्य प्राप्त केले रामा हे मुनिश्रेष्ठ आहेत मूर्तिमान तप आहेत हे श्रेष्ठ धर्म आहेत हे नित्य वीर्याची शेवटची गती आहे असे म्हणून महा तेजस्वी द्विजश्रेष्ठ शतानंद थांबला शतानंदाचे भाषण ऐकून राम लक्ष्मणांसह ऐकल्यावर जनक हात जोडून कौशिकाना म्हणाला मी धन्य आहे ऋणी आहे आपण मुनीश्रेष्ठ रामासह माझ्या यज्ञाला आलात हे महात्म्या आपल्या दर्शनाने मी पावन झालो आपले दर्शन झाल्याने नाना प्रकारचे गुण मला लाभल्यासारखे झाले आपल्या महान तपाचे वर्णन विस्ताराने सांगितले गेले ते मला आणि रामाला ऐकायला मिळाले तसेच सभेत आलेल्या सर्व सभाजनांना आपले पुष्कळ गुण ऐकायला मिळाले आपले तप अतुलनीय आपले बल अतुलनीय आपले गुणही तसेच अतुलनीय आहेत आश्चर्य वाटण्याजोगा कथा ऐकून हे प्रभू माझे तृप्ती होत नाही पण आता सूर्यहस्ताला चाललाय आणि सायंकर्म करण्याचा समय आला हे उद्या सकाळी आपण पुन्हा भेटू मुनीश्रेष्ठ आपले मी स्वागत करतो आता आपण मला अनुज्ञा द्यावी असे म्हटल्यावर मुनिवरांनी राजाची प्रशंसा केली आणि आनंदित मनाने आणि प्रेमाने जनकाला निरोप दिला असे बोलून मिथिलात ही वैदेहाने चटकन उपाध्याय व बांधव यासह हो विश्वामित्रांना प्रदक्षिणा घातली धर्मात्मा विश्वामित्र देखील रामलक्ष्मणांसह हो महात्म्या ऋषीचा आदर स्वीकारून आपल्या निवासाकडे गेले बालकांडाचा पासष्ठावा सर्ग समाप्त